पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्या पाटील प्रकरण बासष्टवे मूर्तिमंत कोडे ज्या लोकांनी गांधीजींचे केवळ लेखच वाचले असतील म्हणजे ज्यांचा त्यांच्याशी प्रत्यक्ष परिचय झालेला नसेल त्यांना गांधीजी म्हणजे एखाद्या भिक्षूप्रमाणे मोठे कर्मट शुष्क गंभीर आणि आंबटचे गृहस्थ असावेत असे वाटण्याचा संभव आहे पण लेखांवरून त्यांच्याविषयी अनुमान करणे अन्यायचे होईल लेखांच्याद्वारे त्यांचे यथातथ्यदर्शन होत नाही ते त्याहून कितीतरी थोर आहेत तेव्हा त्यांनी लीली आहे तेवढेच उधृत करून त्यावर टीका करणे वाजवी होणार नाही वृक्ष कर्मटांच्या सर्वस्वीविरुद्ध अशी त्यांची वृत्ती आहे त्यांचे स्मित मोठे आनंददायक असते ते स्वतः हसतात इतरांनाही हसवतात आणि सगळीकडे उल्हसाचे वातावरण पसरून देतात त्यांच्या स्वभावात काही अवर्णनीय असा बालसदृश मिठासपणा आहे खोलीत गांधीजींनी पाऊल ठेवले की कुंद वातावरणात वाऱ्याची झुळूक यावी त्याप्रमाणे भास होतो गांधीजी म्हणजे एक कोडे आहे विसंगतीचे एक उदाहरण आहे सर्वच असामान्य माणसे मला वाटते अशी असतात कित्येक वर्ष मला एक मोठे गूढ पडले आहे की पद दलित माणसाविषयी ज्याला इतके गाढ प्रेम व वा आस्था वाटते त्याने पददलित वर्ग हमखास उत्पन्न करणाऱ्या व त्याला पिसून काढणाऱ्या समाज रचनेला पाठिंबा हे कसे अहिंसेचा जो एवढा मोठा कैवारी त्याने निर्मिळ हिंसा व दडपशाही यावर सामाजिक व राजकीय संस्थांना मान्यता द्यावी हा काय न्याय विद्यमान समाज घटनेचा ते कड घेतात हे विधान कदाचित बरोबर ठरणार नाही कारण गांधीजी जवळजवळ दंडहीन समाजवादाचे पुरस्कर्ते आहेत पण त्यांना ध्येयभूत वाटणारा दंडहीन समाज ही फार लांबची व समजण्यास कठीण अशी गोष्ट असल्याकारणाने ते सद्यस्थितीला मान्यता देत असावेत हिंसेवर ते आक्षेप घेत असले तरी सामाजिक स्थित्यंतर घडवून आणण्याच्या कामी वापरण्यात येणाऱ्या यच्च यावत साधनांविषयी घेत असतील असे मला वाटत नाही साधनांचा विचार काही काय बाजूला ठून नजीकच्या काळात शक्य होईल अशा समाजरचनेच्या आदर्शाची कल्पना करण अशक्य नाही असत समाजवादी म्हणवतात पण त्या शब्दाला त्यांच्या कोशात विशिष्ट अर्थ आह समाजवाद या व्यवहारात ज्या आर्थिक घटनेचा बोध होतो तो त्यांच्या व्याख्यत बसत नाही त्यांच्या मागोमाग बऱ्याच प्रमुख काँग्रस्त कार्यकर्त्यांनाही त्या शब्दाचा वापर करण्यास प्रारंभ कलि आहा त्यांच्या तोंडी असणाऱ्या समाजवादाचा भूतदयावादाचे कटबोळे एवढाच अर्थ करता येईल रॅम सेम मॅक्डॉनल्ड साहेबांचा कित्ता सही सही गिरो हे बडे लोक राजकीय परिभाषेचा सदोष उपयोग करीत असतात समाजवादाचा विषय गांधीजींना अज्ञात नाही हे मला ठाऊक हो का आहे कारण अर्थशास्त्र समाजवाद व मार्क्सप्रणित समाजवाद या विषाणूनी ग्रंथ वाचून त्यांनी याबाबतीत इतरांशी चर्चा देखील परंतु मूलभूत प्रश्नांच्या बाबतीत केवळ बुद्धीवर विसंबून राहिल तर फारशी प्रगती होत नाही असे मला अलिकड वाटू लागली आह तुमच्या अंतकरणाची इच्छा नसेल तर मेंदून कितीही प्रयत्न कला तरी एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात विश्वास उत्पन्न करणे कदापि शक्य नाही असं विल्यम जेम्सची म्हणणे आह एकंदर दृष्टीकोनावर भावनांची छाप असत व बुद्धीवरही त्या आपली हुकूमत चालवितात धार्मिक राजकीय वा आर्थिक कोणत्याही बाबतीतील आपले वादविवाद पहा ते आपल्या भावनांच्या व सहज प्रेरणेच्या अनुरोधाने चालत असतात शोपेळ हॉर्ने म्हटलं आहे की इष्ट असेल ते माणूस साध्य करील पण आपल्याला काय इष्ट वाटावे ते त्याला इच्छा मात्रेवरून ठरवता येणार नाही दक्षिण आफ्रिकेत असताना गांधीजींच्या मनात कल्पना स्थित्यंतरे घडून आली व त्या योगाने प्रचंड विचारमंतर होऊन त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोन पार पालटून गेला तेव्हापासून एका ठाम विचारसरणीच्या स्थिर पायावर त्यांच्या कल्पनांना अधिष्ठान सापडलेले असून गांधीजींच्या विचारात आता स्थित्यंतराला वाव उरलेला नाही नव्या सूचना करणाऱ्यांच म्हणण तिठ्या धीमनान व सावधानत्रिन घेत असल तरी या दाक्षिण्यपूर्ण अवधानाच्या मागे असलखी मनाची कवाड़ बंद झालियाची जाणीव त्यांच्याशी बोलणाऱ्याला होत असत काही काही कल्पनांनी त्यांच्या मनाची अशी जबरदस्त पकड घाली आहा की इतर कल्पना त्यांना क्षुद्र वाचतात असल्या गौरमुद्याविषयी आग्रह धरण म्हणजे बुद्धिभक्न प्रधानकार्याचा विपर्यास करण्याप्रमाणे आहा असंधीजींना वाटत आपल्या कल्पनांना ठामपण चिटून राहिल की काही ही हिवरपांगी वादळ निवळेल व वा साधने योग्य असतील तर योग्य असेच साध्य हाती येईल असा त्यांचा विश्वास आह माझ्या मते त्यांच्या विचारसरणीची बैठक ही अशा प्रकारची असावी हिंसाकर्माशी निगडीत झालख्खा समाजवादाविषयी व विश्वता मार्सवादाविषयी त्यांच मन साफ नाही कलह व हिंसा यांचा भपकारा वर्ग कलह हो या शब्दातून येत असल्यामुळे हो तो शब्ददेखील त्यांना त्याज्य वाटतो जनतेच्या रहाणीचे मान काही एक किमान दर्जापलीकडे जावे अशी त्यांची मुळीच इच्छा नाही त्यांची कल्पना अशी की रहाणी अधिक सुखमय व उंची झाली तर भोगरो लुपतेचा व पापाचा फैलाव होईल काही मुठभर सुखासीन लोक विषय कर्दमात लोळत आहेत तेवढे पुरे त्यांची संख्या वाढवून परिस्थिती अधिकच बिघडवण्यात काय असेल त्यांचे विचार या प्रकारचे असावेत असे अनुमान एकोणीशे साली लिहिलेल्या त्यांच्या पत्रांवरून काढता येईल त्यावेळी इंग्लंडमध्ये प्रचंड संप सुरू होता गांधीजींना पत्र लिहिणाऱ्या माणसाने असा मुद्दा मांडला की खान मजुरांची संख्या फार मोठी असल्याकारणाने ते पराभूत होण्याचा संभव आहे तेव्हा त्यांनी संतती प्रतिबंधक उपायांचा अवलंब करून आपली संख्या आटोपशीर करावी त्यावर उत्तर देताना गांधीजी म्हणतात सरते शेवटी मला एवढेच सांगावायचे आहे की खान मालकांची बाजू अन्यायाची असून देखील जर त्यांचाच विजय झाला तर खान मजूरांच्या मागे फोरा बाळांचे लेंडार फार मोठे होते म्हणून ते पराभूत झाले असे न म्हणता जीवनातील हरेक बाबतीत संयम कसा राखावा याचे शिक्षण त्यांना मिळालेले नव्हते म्हणून ते पराभूत झाले असे म्हटले पाहिजे मजुरांना मुलेबाळी नसते तर मजुरात वाढ या मागणीचे समर्थन करणे शक्य झाले नसते त्यांनी दारू प्यावी कशाला जुगार खेळावा कशाला आणि विड्या उडाव्या कशाला ही सर्व बसण्या सांभाळून देखिल, खान मालक वर चष्मा गाजवतातच की नाही असा उलट प्रश्न विचारणे योग्य होईल काय मालक वर्गापेक्षा मजूर जर अधिक सदाचरणी नसतील तर जगाच्या सहानुभूतीवर त्यांनी हक्क तरी का सांगावा मालक वर्गाची संख्या फुगत जावी व मालकशाहीचे बळ अधिकाधिक वाढत जावे अशी का मजुरांची इच्छा आहे लोकशाहीची सत्ता प्रस्थापित होईल तेव्हा जगा सुधारणा घडून येतील अशा आश्वासनाच्या जोरावर लोकशाहीला आम्ही पाठिंबा द्यावा असे सांगण्यात येते पण भांडवलदार व भांडवलशाही यांच्यापासून अवतीर्ण झालेल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्या तरी फार मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ नयेत अशी आपण खबरदारी घ्याव्यास नको काय हे वाचत असताना एकोणीशे साली मी पाहिलेले इंग्रज मजूर व त्यांची बायका मुले यांचे उपासमारीने सुकून व सुरकतून गेलेले चेहरे माझ्या दृष्टीसमोर उभे राहिले आपल्याला भरडून काढणाऱ्या राक्षसी पद्धतीबरोबर असहाय्य आणि दिन असे ति बिचारे कामकरी झुंज खेळत होते गांधीजींची माहिती बिंचूक नाही मजुरी वाढवावी यासाठी त्यावेळचा लढा नसून मजुरी कमी होऊ नये म्हणून ते लढत होते शिवाय मालक वर्गाने स्वतःच खाणींना टाळे ठोकले होते परंतु या गोष्टींचे विशेष महत्व नाही आणि संतती प्रतिबंधक साधनांविषयीची सूचना कितीही विलक्षण दिसत असली तरी तीही अप्रस्तुत म्हणून सोडून देऊ मी गांधीजींच्या पत्रातील उतारा उधृत केला तो अशासाठी की पगार वाढ वगैरे मजुरांच्या संबंधी गांधीजींचे विचार काय आहेत ते कळावे त्यांच्या विचारांचा समाजवादी अथवा तसेस म्हणावायचे तर भांडवलशाही दृष्टीकोनीशी सुद्धा संबंध असल्याचे दिसून येत नाही भांडवलशाहीची लुडवूड थांबवली तर हरेक व्यक्तीची अन्न वस्त्राची अनिवार्याची सोय करता येईल इतकी विज्ञानाची आणि यांत्रिक प्रगती झाली आहे असे प्रयोगांनी सिद्ध करून दाखवतो म्हणून कोणी वादविवाद सुरु केला तर गांधीजींना त्याची मोठीशी मातंबरी वाटणार नाही कारण विशिष्ट मर्यादेपलीकडे सुखसाधनांची वाढ व्हावी याविषयीचे उत्सुक नसल्यामुळे समाजवाद जे चित्र रेखाटतो ते त्यांना यत्किंचितही विलोभनीय वाटत नाही मग भांडवलशाही अंशदातरी मान्य का करावायची तर त्यांचे उत्तर असे की जगातील उपासमार भांडवलशाही काही प्रमाणात निवारते म्हणून वास्तविक त्यांना दोन्ही पद्धतीबद्दल तिटकाराच आहे परंतु भांडवलशाही सध्या प्रत्यक्ष विद्यमान आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करणे शक्य नाही म्हणून व सपशेल उपासमारीपेक्षा ती जरा बरी म्हणून ते भांडवलशाहीला मान्यता देतात इतकेच गांधीजींचे विचार बरोबर अशा प्रकारचेच आहेत असे विधान करणे कदाचित चुकीचे ठरेल परंतु त्यांची विचारसरणी खरोखरीच अशा प्रकारची आहे असे मला वाटते आणि त्यांच्या भाषणातून जो व्याघात आणि गोंधळ दिसून येतो तो त्यांची गृहित कृत्ये सर्वस्वी भिन्न असल्यामुळेच दिसून येतो आत्यंतिक सुख व स्वास्थ्य मिळविणे हे देय असे लोकांनी न मानता जीवन अधिक नीतिमय करावे दुराचरणाचा त्याग करावा चैन सोडावी आणि अशा रीतीने स्वतःची आत्मोन्नती साधत जावे अशी त्यांची इच्छा आहे आणि ज्या कोणाला जनतेची सेवा करावी असे वाटत असेल त्यांनी जनतेची आर्थिक उन्नती साधणे हेच आपले मुख्य काम आहे असे न समजता स्वतःच्या राहणीचे मान कमी करून सामान्य जनांच्या पायरीवर यावे, व त्यांच्याशी मिसळावे खरी लोकशाही ती हीच असे त्यांचे ही मत आहे हे 17 सप्टेंबर एकोणीशे रोजी गांधीजींनी काढलेल्या जाहीर पत्रकावरुन दिसून येईल या विचारसरणीशी अथवा दृष्टिकोनाशी कोणत्याही आधुनिक लोकसत्तावादी समाजवादी अथवा भांडवलवादी विचारवंतांचे एकमत होणे शक्य नाही मात्र जनतेशी फटकून वागून ज्या लोकांना अत्यावश्यक गरजा भागण्यापुरतीही सामग्री मिळत नाही त्यांच्यापुढे आपल्या सुखसाधनांची व उच्च राहणीची शेखी मिरवणे हे सभ्याचाराला सोडून आहे ही, ही गोष्ट कोणीही मान्य करेल तथापि गांधीजींच्या विचारसरणीशी जुन्या धार्मिक वहिनाच्या व्यक्तीचे थोडेफार एकमत होण्यासारखे आहे कारण दोघांच्याही भावना गतकालाशी संबंध झालेल्या असून गतकालीन परिभाषेतच दोघांचेही विचार चालू असतात जे सध्या आहे अथवा जे पुढे होणार आहे त्यांच्यापेक्षा जे होऊन गेले त्याच्याकडेच अशा लोकांचे अधिक लक्ष असते भूतकालाकडे धाव घेणारी मनोवृत्ती व भविष्यकालाकडे टक लावून बसणारी मनोवृत्ती या दोह हो जमीन आसमानचा भेद आहे जनतेच्या राहणी सुरसाधारणपणे सुधारणा करण्याचा विचारही जुन्या जमान्यात शक्य नव्हता भिकार टाकार हे नेहमी असावायचेच दापा श्रीमंत माणसे असत ती समाजधारणेला व उत्पादन करायला आवश्यक होती त्यामुळे त्यावेळेचा नीतीवेतता त्यावेचा सुधारक व त्यावेळेचा भावनाप्रधान माणूस होती ती समाजस्थिती गृहित धरून गरजू धर्मबांधवांवर धर्म, धर्म करणे श्रीमंतांचे कर्तव्य आहे अशा प्रकारच्या शिकवणुकीचा ठसा धनिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करीत असे त्यांनी गरीबांचे निधीधारक व्हावे धर्मशील व्हावे अशी शिकवणूक त्या देण्यात येईल धर्माच्या दानाचे मोठेच महात्म्य वर्णन केले आहे आणि राजे रजवाडे जमीनदार व भांडवलदार यांच्यासंबंधी बोलताना त्यांनी गरीबांचे निधीधारक व्हावे या मुद्यावर गांधीजी जेव्हा भर देतात त्यावेळी अनेक धर्मगुरूंनी प्रतिपादिलेल्या आदेशाचाच ते पुनरुच्चार करीत असतात ख्रिस्ती धर्माचा जगदगुरू जो पोप तो देखील असेच सांगतो श्रीमंतांनी दानसंपन्न असावे हीच आळवणी हिंदू धर्म व मुसलमान धर्म करीत राहतात आणि श्रीमंत लोक मंदिरे व मशिदी बांधून धर्मशाळा उभारून अथवा आपल्या गडगंज खजन्यातून गरीबांना काही ताम्रदान रौप्यदान करून आपण मोठे पुण्याचे कृत्य करून कृतार्थ झालो असे समाधान मानतात पोप तेरावा लुई याने नवीन औद्योगिक युगासंबंधी लिह्ला एक लक्ष फार प्रसिद्ध आहे त्यावरुन जुन्या धार्मिक प्रवृत्तीची चांगली कल्पना येईल तो म्हणतो दुःख आणि कष्ट सहन करावे, असे मानवजातीच्या ललाटी लिहिले आह आणि मनुष्यान कितीही आटापीट कली तरी मानवी जीवनाभोवती गोंगावणारी दुःख व कष्ट अजिबात नष्ट करण्यास कोणतीही शक्ती अथवा कोणताही उपाय समर्थ होणार नाही याहून भिन्नमताचे जर कोणी लोक असतील आपदग्रस्त लोकांना यातना आणि हालांमधून मुक्त करण्याचे व त्यांना अखंड विश्रांतीचे व अविच्छिन्न सुखाचे जर कोणी वचन देत असतील तर ते जनतेची केवळ फसवणूक करीत आहेत व परिस्थिती अधिक बिकट करीत आहेत असेच म्हटले पाहिजे जगाचे वास्तविक स्वरूप समजून घेण्यासारखी दुसरी उपयुक्त गोष्ट नाही पण त्याचबरोबर जगातील दुःखाचा उपशम करण्याचे साधन आपण कुठेतरी दुसरीकडे शोधले पाहिजे दुसरीकडे म्हणजे कोठे ते तिपुढे सांगितले आह इत्युत्तर कालातील अक्षय जीवनाचा विचार कल्याशिवाय इह लोकीच्या वास्तुजाताचे आकलन अथवा मूल्यमापन योग्य रीतीन होणे शक्य नाही निसर्गाकडून जे श्रेष्ठ सत्य आपला समजत त्यावरच ख्रिस्ती तत्वज्ञानाची भव्य इमारत उभारलेली आह इह लोकीची संपल्यावर खऱ्या जीवनाचा प्रारंभ होतो हेच ते सत्य होय पृथ्वी सापडणाऱ्या विनाशी व क्षणभंगूर वस्तूंचा उपभोग घ्यावा म्हणून ईश्वराने आपनास, जन्मास घातले नसून स्वर्गीय व अविनाशी अशा गोष्टींना आपण समृद्ध व्हाव म्हणून त्यांनी आपणास निर्मिली आहा जग ही आपली मायभूमी नव्हे ती बंदीशाळा आहा धनधान्य वग्रे ज्या वस्तू मनुष्यांना इष्ट व वा आवश्यक वाटतात त्यांच आपल्या दारी ढीक पडल असल् काय अथवा घरच्या मडक्यात चिमूटवर देखील पीठ नसले काय जो अक्षय असा आनंद आहे तो त्यामुळे बाधित होण्याच कारण नाही ही धर्मदृष्टी पुरातन काळाशी संलग्न झालेली आढळते कारण त्या काळाच्या दुःखद परिस्थितीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मरणोत्तर प्राप्त होणाऱ्या परलोकावर श्रद्धा आ आणि परिस्थिती बदलून स्वप्नातही कधी कल्पना आली नसेल इतकी साधन मानवजातीच्या हाती आता जमा झाली असली तरी आमच्या मनाभोवती हो पडले भूतकालाचे पाश अद्याप ढिले झाल काही संदिग्ध व अगम्य अशा आध्यात्मिक मूल्यांचे देवारे माजवण्याचे कार्य अद्याप चालूच आहे दुसरे ज्याला तमोयुग म्हणतात तेज आपले कृतयुग अशी समजूत करून घेऊन कॅथोलिक लोक मध्ययुगीन कालाकडे मानामोडून पाहत आहेत कारण ख्रिस्ती साधूसंत त्याकाळीच निर्माण झाले धर्मयुद्धासाठी राजे बाहेर पडले ते त्याचवेळी आणि गौतिक पद्धतीची देवळे उंच वाढली ती ही त्याच ख्रिस्ती लोकशाहीचे खरे युग ते, असे त्यांचे सांगणे आहे इस्लामी लोकशाहीचे युग पहिल्या पहिल्या खलिपांच्या सदाविजयी राजोडीत होऊन गेले म्हणून मुसलमानांची दृष्टी त्या जमान्यावर खेळून राहिली आहे व वैदिक का आणि रामराज्य यांची स्वप्ने हिंदू लोक या घडीला पाहत आहेत व इतिहास मात्र कानाशी ओरडून सांगतो आहे की युगात अन्न वस्त्रादी अत्यावश्यक गोष्टी देखील जनतेला मिळत नसत लोकांना फांके मारावे लागत कळसावरच्या मूळभर लोकांनी अत्यानंद जाकला असेल कारण आत्मिक विलास उपभोगण्यासाठी आवश्यक ती साधने व स्वास्थ त्यांना लाभत होते पण इतरांची दशापुसाल तर उदर भरणासाठी घाम शिंबीत राहण्यांपडीकडे त्यांनी काही केले असेल अशी कल्पना सुद्धा करवत नाही उपाशी पोटाला संस्कृती कसली आणि वेदांत कसला पोटाला गोळावर अन्न कसे मिळवावे या विवंचने ते निमग्न असणार औद्योगिक युगावर अनेक अनिष्ट गोष्टी आलेल्या असून भव्य स्वरुपात त्याच तेवढ्या आपल्यापुढे उभ्या आहेत परंतु सर्व जगाचा साकल्याने विचार केला विशेषतः यांत्रिक क्रांती झालेल्या बहुतांश देशांकडे नजर टाकली तर बहुसंख्य लोकांची सांस्कृतिक व आत्मिक उन्नती सुलभतेने होण्यासाठी आवश्यक त्या साधन संपत्तीचा सा संग्रह औद्योगिक युगामुळे झालेला अडवणे येईल पण या गोष्टीची आपणास विस्मृती होते हिंदुस्थान वगैरेसारख्या ज्या देशांना औद्योगिकरणाचे फायदे मिळालेले नाहीत तेथे ही गोष्ट चटकन ध्याना देना नाही यंत्रांच्या सहाय्याने आपलेच तेल काढण्यात आले आणि आपली संपत्तीकदृष्टी हानी तर झालीच पण अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे सांस्कृतिक व आत्मिक प्रगतीलाही आपण आणसवलो पण याचा दोष यंत्राकड़ नसून परकीय सत्तेकडे आहे, आपल्या देशातील नामदारी पाश्चात्य संस्कृतीच्या सहाय्यानं सरंजामदारी पद्धतीला काही काळातरी अवसान जडले असून आमचा कोणताही प्रश्न सुटण्याच्याऐवजी तो उलट बिकटच होत चालला आहे असा विपरीत अनुभव आपणास यावा हे आमचे दुर्भाग्य होय पण जगाकडे पाहताना आपण आपली दृष्टी यामुळे मलिन होऊ देता उपयोगी नाही कारण आजच्या काळात समाजधारणीशी अथवा वस्तू उत्पादनासाठी धनिक वर्गाला सांभाळून ठवण्याची मुळीच आवश्यकता नाही अजागल स्तनासारखी त्याची स्थिती झाली आहाच नव्हे तर प्रगतीच्या वाटेत त्याची अडगळ भासू लागली आह संपत्तीमानानी उदार व्हाव आणि गरीबांनी देवावर भार टाकून व नशिबावर हवाला ठेवून सदा व काटकसरीन रहाव असा बोध करणारा भिक्षुक वर्गही अनावश्यक झाला आहा मनुष्याची साधन संपदा इतकी उदंड वाढली आहे की जगापुढचे समर्थ प्रश्न त्याला सोडवून दाखविता येतील अनेक धनिक निवळ बांडगुळ्यांचे जिने जगत आहेत आणि अशी बांडगुळे समाजवृक्षाच्या वडीला अडचण करतात इतकेच नवे तर त्यांच्यामुळे जीवनरसाचा भलत्याच कामी होतो हा परोपजीवी वर्ग आणि त्याला निर्माण करणारी समाजरचना यांच्या योगाने कार्याचे व उत्पादनाचे क्षेत्र संकुचित होत जाऊन दुसऱ्याच्या श्रमावर जगणाऱ्या धनिक आयडी बेकारांमध्ये आणि काम मिळत नाही म्हणून वनवन भटकणाऱ्या उपाशी बेकारात भर मात्र पडत जाते काही दिवसांमागे स्वतः गांधीजींनी लिहिले होते उपाशी आणि बेकार लोकांच्या जगात ईश्वराला अवतार घ्यावायचा असेल तर कामधंदा आणि पोटाला घास मिळवून देणाऱ्या मजुरीच्या रुपानेच त्याला अवतीर्ण व्हावे लागेल अन्न मिळवण्यासाठी काम करावे म्हणून ईश्वराने मानवाला निर्माण केले असे असता काम न करता जे जेवतील ते चोर होत असे भगवंताचेच वचन आह ज्या काळी सध्याचे प्रश्न उपस्थित झालेले नव्हते त्या काळचे दंडक व त्या काळच्या पद्धती स्वीकारून आणि जीर्ण झालेल्या परिभाषेचा आधार घेऊन आधुनिक जगाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचा विचार करावास लागले तर गोंधळ आणि फजिती हमकास व्हावायची ही काळ्यात दगडावरील रेख खाजगी मालमत्तेची कल्पनाही जगातील एक मूलभूत व सनातन अशी कल्पना आहे अशी काही जणांची समजूत असल्याचे दिसते परंतु ही कल्पना देखील एकसारखी बदलत गेल्याचे आढळून येईल एकेकाळी गुलाम हे खासगी मालमत्तेत जमा होत बायका मुलांची ती स्थिती होती आपल्या जहांगिरीत कोणाचे लग्न झाले तर नवऱ्या मुलीच्या प्रथम समागमाचा जो हक्क पाश्चात्य देशात सरंजामदारांना होता तो देखील खाजगी मालकीपैकी समजण्यात येईल त्याचप्रमाणे रस्ते मंदिरे तऱ्या पूल हवा उदक जमीन सगळ्यांवर सरंजामदारीची खाजगी मालकी होती युद्ध काळात खाजगी हक्कांवर एकसारखी गदा येत असत सध्याच्या काळात शेअर्स बँकेतील ठवी वगैरे गोष्टींमुळे मालमत्तेला अमूर्त स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे मालमत्ति स्वरुप जसजसे बदलत आहे तसतसा खाजगी मालमत्तेच्या बाबतीत सरकारचा हात अधिकाधिक शिरत असून लोकांच्या मागणीला अनुसरून मालमत्तेवरील भरमसाठ वैयक्तिक हक्कांवर कायद्याचे नियंत्रण जास्त जास्त तंग बसू लागले आहे हरतरेचा जादाकरांच्याद्वारा खासगी मालमत्तेचे लसके तोडले जात असून सार्वजनिक हिताकडे दृष्टी ठेवूनच आखली जाते स्वतःच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी एखादी व्यक्ती सार्वजनिक हिताला विरोधी असे वर्तन करू लागेल तर ते मंजूर होणार नाही गतक गतकालात बहुसंख्य लोकांना कोणतेच मालकी हक्क नव्हते ते बिचारे स्वतःच दुसऱ्या कोणाची तरी मालमत्ता समजले जात आजच्या सुद्धा फारच थोड्या लोकांना मालकी हक्क प्राप्त झालेली आहेत बहुविध हक्कांच्या मालकांविषयी अनेकदा उल्लेख होत असतो पण साम्रजच्या युगात प्रत्येक स्त्रीपुरुषाला जगण्याचा श्रम करण्याचा व आपल्या श्रमाचे फळ चाकण्याचा अधिकार आहे असे मानण्यात येत असल्यामुळे एक नवीनच हक्क संबंध निर्माण झालेला आहे हे त्यांना ठेवले पाहिजे कल्पना अशा रीतीने बदलत गेल्या म्हणून भांडवल व मालमत्ता काही कापराच्या उडीप्रमाणे हवेत मिसळून जात नाही ती श्रद्धा वाटली जाते व संपत्ती एक ठाळे झाल्यामुळे इतरांवर सत्ता गाजवण्याचे जे सामर्थ्य काही थोड्या व्यक्तींना प्राप्त झाले होते ते त्यांच्या हातून जाऊन सर्व समाजाच्या जा हाती येते इतकेच व्यक्तीची मानसिक नैतिक व आध्यात्मिक उन्नती करून तद्वारा परिस्थितीत बदल करावा असे गांधीजींना वाटते दुराचरणाचा व भोगलोलोकांनी शुद्ध व्हावे अशी त्यांची इच्छा आहे मद्यपान धुम्रपान इत्यादी व्यसने सोडा काम वासनेचे दमन करा असा त्यांचा आग्रहाचा उपदेश आहे या दुर्गुणांची प्रतवादी करताना मतभेद होतील परंतु व्यक्तिहिताच्या व विशेष करून राष्ट्र हिताच्या दृष्टीने पाहिले तर लोभ स्वार्थ वित्तेषणा स्वार्थासाठी करण्यात येणारे कलह अत्यंत क्रूर अशा गटागटांमधील व वर्गावर्गातील युद्धे एका वर्गाचा दुसऱ्या वर्गाकडून होणारा अमानुष छळ व पिळवणूक राष्ट्राराष्ट्रातील दारुणसंग्राम वगैरे गोष्टींपेक्षा उपरोक्त दुर्गुण कितीतरी कमी अहितकारक आहेत असे नाही का कबूल करावे लागणार अर्थात ही हिंसा आणि मनुष्याची मानुसकी घालणारे हे कलह गांधीजींना त्यांचेच वाटतात परंतु प्रबल असतील त्यांनी दुर्बलांना गिळावे असाच जेथे कायदा आहे व समर्थ असतील त्यांनी मिळवावे व शक्त असतील त्यांनी राखावे असे जेथे स्मृतिवचन आहे त्या वित्तेषनेवर चाललेल्या समाजात अशा प्रकारची हिंसा व असे कलह अपरिहार्यस नव्हेत काय नफेबाजीच्या संघर्षातून कलहाच्या ठिणग्या पडणारच माणसाची लुटाळू वृत्ती उतावी मातावी आणि ती स्वैर सुटावी अशीच सध्याची समाजव्यवस्था आहे काही सभ्य पेलव भावनांचे पोषण सांप्रतच्या समाजात खात्रीण्यास होते पण अधम अधमवृत्ती गवता एशा उदंड पोसतात हेही तितकेच खरे आह दुसऱ्यांना जमिनीवर लोळवून त्या मुद्यांच्या उंच राशीवर उभी राहील तो यशवंत असल्या आकांक्षा व असल्या भावना समाजात दोपासल्या जात असतात व शिखराळावरची माणसे त्यांच्या समूहाला बळी पडत अस्ताम नीतिमान मानव निर्माण करण्याचे आपले ध्येय जयास जाईल असे गांधीजींना वाटते तरी कसे त्यांना सेवानिवृत्तीचा प्रसार वावायस हवा आहे व काही व्यक्तींच्या बाबतीत तो साध्य होईल परंतु वित्तेशणाचे विजय हेच जोपर्यंत समाजात आदर्शभूत समजले जात आहेत व स्वार्थ वृत्तीलाच प्रधान प्रेरक शक्ती असे मानण्यात येत आहे तोपर्यंत तो बहुसंख्य जनता वाहत्या मार्गाने जात राहणार परंतु या प्रश्नाला इतप्पर केवळ नैतिक व तात्विक समस्येचे स्वरूप राहिले नाही कारण जगाचा गाडा चिखल्यात ऋतून पडून सुटकेचा कोणता तरी मार्ग शोधून काढणे अवश्य झाल्याकारणाने हा प्रश्न व्यावहारिक स्वरुपाचा व तातडीचा झालेला आहे मिकॉबराप्रमाणे वाईटातून काहीतरी चांगली निघेलच अशी आशा करीत स्वस्त बसणे आपण शक्य नाही बरे भांडवलशाही समाजवाद वगैरेतील दोष काढत निष्क्रिय बसावे आणि जुन्या व नव्या पंथातील गुणांच्या समन्वयाची सुवर्ण मध्यमी सूतशेकरची मात्रा आपल्या हाती लागेल अशा आशामुळे तंद्रित राहावे तर तेही शक्य दिसत नाही रोगाचे निदान करून व त्यावरील औषध योजना निश्वित करून ते औषध हस्तगत करण्याच्या उद्योगाला लागले पाहिजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीने विचार केला तर बसली जागा कायम टिकणे शक्य नाही हे निश्चित मागे हटण्याचा प्रयत्न करता येईल अगर तरी पाऊल घालता येईल तथापि याबाबतीत सुद्धा आपल्याला निवड करता येईल असे दिसत नाही कारण मागे हटने आता सर्वथैव अशक्यच झाले आहे असं मला वाटत गांधीजींच्या उद्योगाकडे पाहिल्यावर अशी कल्पना होती की माग हटत हटत अत्यंत संकुचित अशा स्वयंपूर्णतेकड़ त्यांना जावायचे आह म्हणजे राष्ट्र स्वयंपूर्ण झाले तरी त्यांचे समाधान होणार नसून स्वयंपूर्ण खेडी अस्तित्वात आणण्याचा त्यांचा इरादा दिसतो प्राथमिक काळात प्रत्येक खेडेजवळजवळ संपूर्ण असे अन्न वसरादी स्वतःच्या घरचा ते भागवी, अर्थातच अशा परिस्थितीत राहणीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असणे अपरिहार्य होते अशी स्थिती सदोदित राहावी हे गांधीजींचे ध्येय नसेल कारण ते केवळच असाध्य आहे अशी व्यवस्था झालीच तर आजच्या प्रचंड लोकसंख्येला काही देशांमध्ये उपाशी मरण्याची पाळी येईल व असली जरीद्री योजना आखली तर लोक त्याचे चालूही देणार नाहीत हिंदुस्थानसारख्या कृषीप्रधान देश घेतला तर ग्रामोद्योगाची वाढ झाल्यास आपल्या खेड्यातल्या कमालीच्या निकृष्ट राणीत अल्पस्वल्प सुधारणा करता येईल असे मला वाटते पण इतर कित्येक देशांप्रमाणे आपण जगाशी जखडलो गेलो हो, आहोत हे बंद तोडून एकांडेपणाने व्यवहार करणे यानंतर शक्य होणार नाही तेव्हा जागतिकदृष्ट्या आपल्याला विचार केला पाहिजे आणि तसा विचार करू लागले की संकुचित स्वयंपूर्णतेच्या प्रश्नाची लगेच वावडी होते असे आढळून येईल मला तर स्वयंपूर्णतेचे धोरण सर्वतोपरी अनिष्ट वाटते येणेप्रमाणे समाजवादाच्या एकमेव आणि संभाव्य अशा उपाययोजनेकडे वळणे अपरिहार्य ठरते जनहितासाठी संपत्तीचे उत्पादन आणि विभाजन नियंत्रित करून प्रथम राष्ट्राराष्ट्रात आणि नंतर क्रमशः अखिल जगात समाजवाद प्रस्थापित करणे अवश्यमेवा आहे हे साध्य हस्तगत करण्यासाठी कोणती साधने हाती घ्यावी तो प्रश्न अला हे ना परंतु सद्यस्थितीमुळे ज्यांचा नफा होतो ते समाज पालटायला हरकती घेतात एवढ्याचसाठी राष्ट्राचा अथवा मानवजातीचा उद्वान तटून बसावा हे योग्य नव्हे इष्ट आणि साध्य अशा ध्येयाची गळजेपी करून असलेल्या लोकांना राजी राखावे यासारखे जनताद्रोहाचे कृत्य नाहीत हा समाजपालट जागतिक परिस्थितीच्या दडपणामुळे अथवा अंशता जबरदस्तीने अपेक्षित काळाच्या जरा आधीही घडून येण्याचा संभव आहे परंतु जनतेपैकी बहुसंख्य लोकांची संमती मिळाल्याखेरीज समाज स्थित्यंतर घडून येणे शक्य नाही एवढी गोष्ट मात्र निश्चित संमती मिळावी म्हणून जनतेचे मतपरिवर्तन केलेच पाहिजे ज्यांच्या पदरात वर्तमान परिस्थितीमुळे रुपयांचे तोडे पडत आहेत त्यांचेही मन उडवण्याचा प्रयत्न करावास हवा पण त्यापैकी फार लोकांचे मतपरिवर्तन होईल हे संभवनीय दिसत नाही खादी कार्य हातकताई व हातविनाई वगैरे गांधीजींच्या आवडत्या गोष्टींमुळे उत्पादन कार्यातील व्यक्तिभावाचा उद्रेक होत असल्याकारणाने यंत्रपूर्व युगाकडे आपली पिछीआट होईल वर्तमान समाजातील कोणत्याही जिवाळ्याच्या प्रश्नांवरील उपाय म्हणून गंभीरपणे विचार करण्यास लायक अशा योजना नाहीत शिवाय तद्वारा जी निर्माण होते ती सुद्धा योग्य प्रगतीच्या मार्गावरील धोन ठरण्याचा संभव आहे परंतु तात्कालिक उपचार म्हणून त्यांच्या योजना उपयुक्त ठरल्या आहेत असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही आणि जो पोहतो शेतकीविषयक अडचणी व औद्योगिक प्रश्न सोडवण्याचे काम सरकारने हाती घेतले नाही तो पोहतो या योजनांची उपयुक्तता कायम राहील ज्यांचा थांगपत्ता नाही असे हजारो बेकार हिंदुस्थानात आहेत खेडोपाडे तर असंख्य अर्ध बेकार सापडतील ही बेकारी नष्ट करण्यासाठी सरकारने मुळीच प्रयत्न केलेले नाहीत आणि बेकारांना सुतळीच्या तोड्याची सुद्धा मदत पोचवलेली नाही पूर्ण बेकारांना व अर्ध बेकारांना खादीने अल्प प्रमाणात आर्थिक सहाय्य केलेले आहे आणि हे सहाय्य स्वकष्टार्जित असल्यामुळे त्यांच्या ठिकाणचा स्वाभिमान पोचला जाऊन त्यांना आत्मविश्वासही वाटू लागला आह खादीचा मानसिक परिणाम फार ध्यानात ठेवण्यासारखा झाला शहरे व खेडी यांच्यामधील अंतर तोडण्याच्या कामात खादीला काही अंशी यश मिळाले तिने पांढरपेशा आणि शेतकरी यांच्या मनाचे धागेही काही प्रमाणात सादले, कपड्यांचा परिणाम वापरणाऱ्यांच्या व पाहणाऱ्यांच्या मनावर फार होतो साध्या सफेद खादीच्या वस्त्रांमुळे पांढरपेशा वर्गात साधेपणा आणि जनतेबरोबर वागताना तादात्म्य भाव यांची वाढ होऊन दिमाग आणि छछोडपणा यांना बराच बसला आहे पोषाखाच्या बाबतीत श्रीमंतांचे बालिश अनीकरून करण्याची वृत्ती कनिष्ठ मध्यमवर्गातून नष्ट होऊन हलके कपड़ वापरण्याची त्यांना शरम वाटण्याशी झाली इतकेच नवे, तर रेशमी आणि साठींचे कपडे घालून मिरवणाऱ्या गुलहौशांपेक्षा आपण अधिक सभ्यस्क पण अधिक उच्च आहोत असं त्यांना वाटू लागले खादी वापरणाऱ्या गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या अंगी हा अभिमानाचा आणि प्रतिष्ठेचा भाव उपजला खादीधाऱ्यांच्या फार मोठ्या सभेत गरीब कोण श्रीमंत कोण हे निवडून काढणे कठीण आहे त्यामुळे बंधुभावही वृद्धिंगत होतो काँग्रेसचा संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याच्या कामी खादीने खासच उपयुक्त कामगिरी बजावली असून खादी म्हणजे हिंदी स्वातंत्र्याची निशाणी ठरली आहे मालाच्या किमती एकसारख्या वाढवणाऱ्या गिरणी मालकांच्या वृत्तीलाही खादीमुळे पायबंद बसला पूर्वी परदेशी व विशेषतः लँकेशायरच्या स्पर्धेमुळे हिंदुस्थानातल्या गिरणी मालकांना पायबंद बसत असे पण महायुद्धासारखे संकट उद्भवून तो पायबंद नाहीसा झाला म्हणजे येथील कापडाच्या किमती भ्रमसाट चढवून मालक यथेच नफा मिळवत असत स्वदेशी व बहिष्काराच्या चळवळी देखील गिरणीवाल्यांचे उखळ पांढरे झाले होते परंतु बाजारात खादी येऊ लागल्यामुळे कापडाची किंमत हवी तशी वाढवता आली नाही लोकांच्या भाविकपणाचा फायदा घेण्यासाठी येथील गिरणी मालकांनाही जाळेभरणे कापड विणण्यास सुरुवात केली आणि हात सुताच्या हातविणीच्या खादीतून ते कापड निवडून वेगळे काढणे मुश्किलीचे झाले परंतु आता महायुद्ध सरकार निर्वाणीचा प्रसंग उत्पन्न होऊन परदेशी कापड हिंदुस्थानच्या धक्क्यावर उतरण्याचे झाले तरी गिरणी मालकांना एकोणीशे चौदा इतका नफा उकळता येणार नाही खादीपासून अशा तऱ्हेचे फायदे सध्या होत असले तरी खादीचे महत्व तात्पुरतेच आहे असं मला वाटते आर्थिक व्यवस्थेत पालट होत असतानाच्या काळात खादीचा धंदा दुय्यम म्हणून चालू राहील व त्यामुळे संक्रमण कालातील बोजा हलका होण्यास कदाचित मदतही होईल तथापि भविष्यकाळात मुख्यतः शेतकीची अमूलाग्र पुनर्घटना करण्यात व यांत्रिक प्रगती करण्यातच आपल्याला आपले शक्ती सर्वस्व वेजावे लागेल जमिनीबाबत केवळ जुजबी सुधारणा अंमलात आणून आणि लाखो रुपये फस्त करणारी व वरपांगी करावयाच्या मामली सूचनापुढे मांडणारी कमिशन बसवून काडी मात्र फायदा होणार नाही आपल्या इकडील जमिनीच्या वाटीची पद्धत कुचकामी ठरत असलेली आपण प्रत्यक्ष पाहत आहोत उत्पादनाच्या विभाजनाच्या व मोठ्या प्रमाणावरील पद्धतची शेतीच्या कामी तिच्यामुळे अडथळे उत्पन्न होत आहेत अशा परिस्थितीत जमीनधारणेच्या पद्धतीत अंमलाग्र बदल करून आणि जमिनीचे लहान तुकडे एकत्र जोडून सहकारी व सामुदायिक शेतीच्याद्वारा थोड्याच प्रमाणे अधिक उत्पादन अधिक होईल अशी व्यवस्था केल्याशिवाय आधुनिक काळात निभावं लागणार नाहीत शेतीवर हिंदुस्थानची सर्व लोकसंख्या पोचणे शक्य नाही आणि मोठ्या प्रमाणावर शेती, शेती सुरू झाली तर गांधीजींची शंका खरी ठरून शक्ती कामासाठी हल्लीपेक्षा पुष्कळच कमी लोकांची गरज लागणार उरलेल्या लोकांना छोट्या छोट्या धंद्यांमध काही प्रमाणात काम मिळाले तरी त्यांची सोय मुख्यत्वे करून समाजवादी पद्धतीवर चाललख्या कारखान्यात व सार्वजनिक हिताच्या कामातच करून द्यावी लागल खादीमुळे काही भागातील लोकांना थोडीशी मदत झाली असली तरी तिच्या उपयुक्ततेबरोबर एका अनिष्ट गोष्टीचाही प्रादुर्भाव झालेला आहे मृतप्राय झालेल्या जमीन वहिवाटीच्या पद्धतीला खादीच्या धंद्याचे थोडेसे जीवन मिळाल्यामुळे ती अल्प प्रमाणात टवटवीत झाली आहे व त्यामुळे इष्ट असणारा पालट लांबणीवर पडत आहे अर्थात या परिणामाचे स्वरूप विशेष तीव्र नसले तरी तसा परिणाम घडला आहे हे खास कुळाला अथवा छोट्या शेतकऱ्याला जमिनीच्या उत्पन्नाचा जो वाटा मिळतो तेवढ्यावर आपली निकृष्ट दर्जाची राहणी देखील सांभाळता येत नाही त्यामुळे आपल्या उत्पन्नात भर टाकण्यासाठी त्याला निराळे मार्ग शोधावे लागतात अथवा आपला खंड व सारा भरण्यासाठी कर्ज तरी काढावे शेतकऱ्यांनी शेतकरी व्यतिरिक्त मार्गांनी मिळवलेल्या पैशामुळे सरकारला व जमीनदारांना आपला सारा आणि खंड वसूल करता येतो हा अन्य मार्गांनी मिळणारा पैसा जर भरपूर असेल तर काही काळानंतर खंडाचे प्रमाण वाढत जाऊन त्यातच सर्व पैसा मुरून जाण्याचा संभव आहे सध्याच्या परिस्थितीत अधिक श्रम करून व काटकसरीने राहून जो पैसा शेतकरी जमा तो, तो सरते शेवटी जमीनदाराच्याच जातो मला वाटते की हा मुद्दा हेन्री जॉर्जने आपल्या प्रगती व दारिद्र्य या पुस्तकात आयोजनचे उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे ग्रामोद्योगांचे पुनरुज्जीवन करण्याचे गांधीजींचे प्रयत्न म्हणजे त्यांच्या खादीकाराचाच विस्तार आहे त्यामुळे तात्कालिक हित साधेल व त्यातील काही अंशी चिरकालीन स्वरुपाचा ठरला तरी त्यापैकी पुष्कळचा भाग जुजबी स्वरुपाचाच होणार ग्रामोद्योगामुळे शेतकऱ्यांचे सध्याचे दैन्य दूर होऊन त्यांच्यातील नष्टप्राय झालेल्या कलात्मक व सांस्कृतिक वृत्तींना पुन्हा पालवी फुटेल परंतु त्यांच्या जोरावर यांत्रिक व औद्योगिक शक्तीविरुद्ध बंड करण्याचा जो घाट घातलेला आहे तो मात्र तडीत जाणे शक्य नाही हरिजन पत्राच्या अंकात ग्रामोद्योगासंबंधी नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात गांधीजी म्हणतात की इष्टकार्य साध्य करण्यासाठी ज्यावेळी फार थोडी माणसे हाताशी असतील त्यावेळी यांत्रिक मदत घेणे योग्य आहे परंतु आवश्यक असणाऱ्या माणसांपेक्षा अधिक माणसे आपल्यापाशी आहेत अशी हिंदुस्थानप्रमाणे जेव्हा असेल तेव्हा यांत्रिक मदत घेणे अनिष्ट ठरते खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या रा, लक्षावधी लोकांना विश्रांती कशी मिळेल हा आपणापुढील प्रश्न नसून वर्षातून सहाच महिने काम येणाऱ्या लोकांना उरलेल्या सहा महिन्यात कोणते उपयुक्त काम द्यावे हा प्रश्न आपल्यापुढे पडलेला आहे ज्या ज्या देशात बेकारी आहे त्या त्या देशांच्या बाबतीत अधिक उन्या प्रमाणात हा आक्षेप लागू पडेल परंतु करावयास कामच उरले नाही अशी परिस्थिती उद्भवलेली नसून सध्याच्या मालकवर्गाला लोकांना कामावर लावणे फायद्याचे होत नाही ही, ही मुख्य अडचणीची बाब आहे ताबडतोब केले पाहिजे अशा कामांचे ढीकच्या पडलेले आहेत रस्ते कालवे घरे नळ व मोऱ्या त्याचप्रमाणे औषधोपचार वीज वीजपुरवठा सामाजिक व सांस्कृतिक कार्य शिक्षण व लोकांना लागणाऱ्या शेकडो वस्तींचे उत्पादन अशी कितीतरी कार्य करता येतील आपल्या देशातील कोट्यवधी लोकांनी येथून पुढील पन्नास वर्षापर्यंत एकसारखे राबण्याचे ठरवले तरी हे काम संपणार नाही पण ही गोष्ट साध्य होण्यासाठी स्वार्थाऐवजी सामाजिक सुधारणा ही प्रेरकशक्ती बनली पाहिजे व सार्वजनिक सुधारणा करण्याचे राष्ट्राने मनावर घेतले पाहिजे रशियातील समाजासत्ताक राज्यव्यवस्थेत इतर कोणतेही दोष असोत तिच्यात बेकारीला स्थान नाही आपल्या देशातील लोक हरिहरी म्हणत स्वस्त बसतात याचे कारण करण्याजोगे काम उरले नाही हे नसून कामासाठी व सांस्कृतिक उन्नतीसाठी लागणाऱ्या सवलती त्यांना उपलब्ध होत नाहीत हे आह मुलांना मजुरीवर लावण्याचे बंद केले काही एक वयापर्यंत शिक्षण सक्तीचे ठेवले तर मुले व मुली निघून गेल्यामुळे बेकारांची संख्या कमी होऊन मजुरांच्या अड्ड्यांवरील खेचाखेचीतील लक्षवधी कामगार कमी होतील चरखा व टकळी यांच्या सुधारणा घडवून आणण्याच्या कामी गांधीजींना थोडेफार यश आलेले आहे अर्थात उपकरण अथवा यंत्र अधिक कार्यक्षम करण्याचाच हा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न असाच राहिला तर नफेबाजीची वृत्ती बळावून फाजील उत्पादन व बेकारी यांचा प्रादुर्भाव ग्रामोद्योगाच्या क्षेत्रातही होईल आधुनिक औद्योगिक पद्धतीशी ग्रामोद्योगांचा मेळ घालून दिल्याशिवाय आजकालच्या आवश्यक गरजा भागवता येतील इतके देखील उत्पादन ग्रामोद्योगामार्फत करता येणार नाही आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर चाललेले यांत्रिक धंदे बंद करणे इष्ट अथवा शक्य आहे काय आपण यंत्रविरोधक नसल्याचे गांधीजींनी अनेक वार आहे यावरून आजच्या काळात हिंदुस्थानमध्ये यंत्रे उपयुक्त ठरणार नाहीत असे गांधीजींचे मत असावे तथापि लोखंड व पोलात तयार करणारे मूलभूत कारखाने अथवा सध्या अस्तित्वात असलेले किरकोळ माल तयार करणारे कारखाने थांबवणे आपण शक्य होईल काय कारखाने थांबवणे शक्य नाही हे उघड दिसत आहे आगगाड्या पूल वाहतुकीची साधने वगैरे गोष्टी जर आम्हाला हव्या तर आम्ही त्या स्वतः तयार केल्या पाहिजेत अथवा त्यांच्यासाठी दुसऱ्यांच्या तोंडाकडे तरी पाहिल्या पाहिजे राष्ट्रसंरक्षणाची साधने हवी असतील तर केवळ मूलभूत कारखाने असून मागणार नाही उच्च दर्जाची यांत्रिक पद्धतीही आम्हाला प्रस्थापित केली पाहिजे ज्या देशाचा यांत्रिक विकास झालेला नाही तो देश स्वतंत्र अथवा प्रतिकारक्षम आहे असं म्हणता येणार नाही आनी एक मूलभूत कारखाना उभा राहायचा म्हटला तर त्याच्या पाठीशी जोडीदार म्हणून दुसरा मूळभूत कारखाना उभा करावा लागतो असे होता होता यंत्रे निर्माण करणारे कारखाने देखील अवश्य होऊन बसतात आणि हे मूलभूत कारखाने सुरू झाले की कि किरकोळ वस्तूंच्या कारखान्यांचा प्रसार होणेही अपरिहार्य होऊन बसते हा क्रम थांबवणे शक्य नाही कारण आपली केवळ भौतिक व सांस्कृतिक प्रगतीच नव्हे तर आपल्या स्वातंत्र्याचा प्रश्नही या उद्योगधंद्याच्या विकासाशी संबध्द झालेला आहे आ आणि मोठ्या कारखान्यांचा प्रसार जसजसा होत जाईल तसतशी त्यांच्याबरोबर स्पर्धा करणे अल्प प्रमाणावर चालणाऱ्या ग्रामोद्योगाला झेपणार नाही समाजवादी पद्धतीतच ग्रामोद्योग टिकले टिकतील भांडवलदारी पद्धतीमध्ये त्यांचा टिकावा लागेल ही आशा व्यर्थ होय आणि समाजवादी पद्धतीतसुद्धा ज्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निपज होत नाही अशा काही खास वस्तू तयार करणे एवढेच ग्रामोद्योगाचे कार्य राहील औद्योगिकरण म्हटले की काही काँग्रेस पुढाऱ्यांच्या छातीत धडकी भरते औद्योगिक राष्ट्रात दिसून येणाऱ्या सर्व आपत्ती यांत्रिक उत्पादनामुळे उद्भवतात अशी त्यांची समजूत असावी वस्तुस्थितीसंबंधीचे हे अज्ञान मोठे विलक्षण आहे जनतेच्या गरजा जर भागत नसतील तर पुरेसे उत्पादन करण्यात बिघडले कोटे नेहमीच दुष्काळात खिचपण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे बरे नवे काय यामध्ये उत्पादनाचा काही एक दोष नसून विभाजनाच्या पद्धतीमध्ये असणारा सावळा गोंधळ व अप्रेपणा या सर्व अनर्थाला कारणीभूत झालेला आहे ग्रामोद्योगाच्या पुरस्कर्त्याच्या मार्गात दुसरी एक अडचण उभी आहे ती अशी की आपली शेती जागतिक बाजारपेठेवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना त्या बाजारपेठेत खपणारी पिके काढावी लागतात व जागतिक बाजारभावावरच त्यांचे भाग्य अवलंबून असते बाजार भावात कसाही फरक झाला तरी खंड व सारा मात्र त्यांना नगदी रुपयातच मोजावा लागतो तेव्हा काही करून पैसे उभे करणे भाग असल्यामुळे ज्या पिकाला बाजार भाव येईल असे त्यांना वाटते त्या पिकाची ते पेरणी करतात स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला अवश्य अशा अन्नाधिक गोष्टीच पिकवीत राहणे त्यांना शक्य होत नाही अलीकडच्या काही वर्षात धान्य वगैरे वस्तूंचे भाव घटल्यामुळे विशेषतः संयुक्त प्रांत व बिहारमधील लाखो शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करण्यास प्रारंभ कला आहा साखर आयातीवर जकात बसविल्यामुळे साखरचि कारखाने पावसाळी चत्र्यांप्रमाणे सर्व देशभर उभ्र झाल व ऊसासाठी जोराची मागणी येऊ लागली परंतु लवकरच मागणीपक्षा पुरवठा जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊन साखरच्या कारखानदारांनी शेतकऱ्यांना नाडण्यास सुरुवात केली व ऊसाचा भाव घसरला या व इतर अनेक कारणांमुळे आमचे शेती शेतीविषयक व औद्योगिक प्रश्न संकुचित अशा स्वयंपूर्णतेच्या तत्वाने सुटणे इष्ट अथवा संभाव्य नाही असे माझे मत झाले आहे व ही, ही कारणे आपल्या राष्ट्रीय जीवनाच्या सर्वच पैलूंना लागू पडतील अशी आहेत संदिग्ध व भावनामय शब्दांच्या पसऱ्यात बुडी मारून बसणे योग्य होणार नाही आपण परिस्थिती पारखून आपल्यास फेरफार केला पाहिजे तरच इत्यासाच्या हातची शिकार होण्याऐवजी आपणाला इत्यासाच्या पाठीवर स्वार होता येईल आणि पुन्हा एकवार गांधीजींच्या उलटसुलट धोरणाचा विचार मनात येतो एवढी कुशाग्र वृद्धी असून आणि दरित वर्गाविषयी मनात धगधगदी असता असून मरणोन्मुख कष्टप्रद आणि अनर्थावह अशा पद्धतीचा त्यांनी काय म्हणून काही वार घ्यावा परिस्थितीच्या सापळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग ते शोधत आहेत हे खरे पण गतकालाकडे नेणारा मागचा मार्ग खुंटलेला आहे हे त्यांना काय माहित नाही आणि प्रगतीच्या मार्गात खळगे खणून ठेवणाऱ्या जुन्या समाज पद्धतीच्या अवशेषांवर म्हणजे संस्थानिक जमीनदार तालुकादार व भांडवलदार यांच्यावर ते आपला वरदहस्त अद्याप ठेवतच आहेत हे काय व्यक्तीच्या हाती अमर्याद सत्ता व संपत्ती ठेवावयाची आणि मग त्यांचा उपयोग तो ती सर्वस्वी जनहितासाठीच करील अशी उमेद मनात बाळगवायची ही निधी धारणाची कल्पना बुद्धीला कितपत पडते आमच्यापैकी अगदी निवडक लोक घेतले तरी त्यांच्यावर असा डोळे मिटून विश्वास ठेवता येईल काय प्लेटोच्या कल्पनासृष्टीतील राजर्षींना देखील ही जबाबदारी नेकीने सामने जड गेले असते आणि जनतेच्या दृष्टीने विचार केला तरीसुद्धा अशी अतिमानवी माणसे तिच्या डोक्यावर बसवणे कितपत हिताचे ठरेल पण अतिमानव आणि राजर्षी आहेतच कुठे पहावीर तिकडे स्वार्थाला पराार्थ मानणारी पंगू माणसेळतात था। व जन्म दर्जा आणि धलसत्ता यामुळे प्राप्त होणारा लब्ध प्रतिष्ठितपणा वंश परंपरा चालू राहून त्यामुळे अनेक प्रकारचे घोर अनर्थ ओढवलेले दिसून येतात समाजात पालट कसा घडवून आणावा अडथळे दूर करण्यासाठी मतपरिवर्तन करावे की जबरदस्ती हिंसा आचरावी की अहिंसा या यासंबंधी मी आताच कोणत्याही प्रकारचे विचार व्यक्त करीत नाही ही गोष्ट पुन्हा एकवार सांगितली पाहिजे याबद्दलची विचार मी नंतर मांडेन परंतु स्थित्यंतराची गरज आहे एवढी गोष्ट मान्य केली पाहिजे पुढे मांडली पाहिजे स्थित्यंतराचे ध्येय पुढाऱ्यांच्या दृष्टीला दिसतच नसेल व ते प्रदूषित होत नसेल तर मतपरिवर्तन तरी कसे होणार आणि लोकांमध्ये जरूरची विचारसरणी तरी कशी फैलावणार प्रसंगासारखे जबरे शिक्षक नाहीत हे सत्य पण प्रसंगांचे सूत्र यथार्थ समजले व उलगडले तरच त्यांच्यातील रहस्य ग्रहण करता येईल व अचूक असा कार्यक्रम करे आखता येईल माझे विचार ऐकून माझे मित्र व सहकारी पुष्कळ वेळा वैतागून मला विचारतात का हो सदाचरणी आणि दिलदार संस्थानिक दानशूळ जमीनदार सत्प्रवृत्त आणि मनमिळव भांडवलदार तुम्हाला आढळलेच नाहीत का असे लोक मला आढळले आहेत असल्या भूपतींबरोबर आ आणि लक्ष्मीपुत्रांबरोबर मिळून मिसळून वागणाऱ्या वर्गातलाच मीही एक आहे मी अस्सल पांढरपेशा वर्गात जन्मलो वाढलो सवरलो आणि त्या वर्गात मिळणाऱ्या शिक्षणामुळे मनाचे जे ग्रह म्हणतात तेच माझ्या मनाचे ग्रह होऊन बसले कम्युनिस्ट मला कनिष्ठ मध्यमवर्गीय असे म्हणतात ते योग्यच आहे आता कदाचित ते मला मध्यमवर्गीय पण पश्चातापदग्ध असे म्हणतील पण मी कोण हा मुद्दा अप्रस्तुत होय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आर्थिक वा सामाजिक प्रश्नाकडे कळत्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून पाहणे म्हणजे शुद्ध खोसटपणा आहे मला प्रश्न विचारणारे लोक नेहमी स्वतः मात्र असे सांगत असतात की आम्ही पापाशी झगडत असून पापाचरण करणाऱ्या व्यक्तीशी आमचे वैर नाही मी इतक्या दूरवर जाण्यासही तयार नाही मी म्हणतो माझे व्यक्ती मात्राशी मुळीच बंड नसून विशिष्ट सामाजिक पद्धतीला माझा विरोध आहे परंतु ही पद्धती बहुतांशी मानवी गटाच्याद्वारा अथवा व्यक्तींच्या द्वाराच अविष्कृत होत असल्यामुळे या गटांना अथवा व्यक्तींना वळवून अथवा नमवूनच कार्यभाग उरकावा लागणार जी कोणती पद्धती निरुपयोगी व भाराभूत झाली असेल ती निकालतच निघाली पाहिजे आणि जे वर्ग अथवा गट त्या पद्धतीला घट्ट धरून राहिलेले असतील त्यांनीही आपल्यात पालट घडवून आणला पाहिजे ही, ही सित्यंतराची प्रतिक्रिया शक्य तितक्या अनासायाने पार पडावी हे उत्तम पण स्थित्यंतर होत असता विघटना आणि यातना अनिवार्य होतात ही दुर्दैवाची गोष्ट होय तथापि सर्वतोपरी अटळ अशा अल्प अल्पहानीच्या भीतीने बहुविध हानीच्या यातनात कुजत राहण्यास कोण तयार होईल राजकीय सामाजिक अथवा आर्थिक कोणताही मनुष्यसंघ तपासला तरी त्याच्या मुळाशी काहीतरी तत्वज्ञानाचा आधार असलेला आढळ मनुष्यसंघाचे स्वरूप पालटले तरी तज्नुसार तत्वज्ञानाच्या पायातही बदल व्हावयासावा परंतु बहुशा स्थित्यंतराच्या बरोबरीने तत्वज्ञान धावत नाही ते मागे रेंगाळते आणि स्थित्यंतरे आणि तत्वज्ञान यांच्यात अंतर पडले की अनेक भानगडी उपस्थित होतात लोकशाही आणि भांडवलदारी या गेल्या शतकात बरोबरीने वाढल्या पण परस्परांचे फार वेळ पटण्यासारखे नव्हते त्यांच्यामध्ये मूलताच विरोध होता कारण अनेकांना सत्ता मिळावी असा लोकशाहीचा आग्रह तर खरी सत्ता थोडक्यांच्या हाती एकत्रित वावी हे भांडवलदारीचे धोरण ही विजोळजोडी कशीबशी मार्गक्रमण करीत होती पण ते तरी कायदेमंडळांतर्गत लोकशाहीचे स्वरुप स्वाभाविकपणे मर्यादित राहून मक्तेदारीला व भांडवराच्या केंद्रीकरणाला तिने अडथळा केला नाही म्हणणं शक्य झाले परंतु लोकशाहीच्या भावनेची वाढ झाल्यावर दोघींची फारकत होणे अपरिहार्य होते आणि त्या फारकतीचा काळ येऊन ठेपलेला आहे कायदेमंडळांतर्गत लोकशाहीची आज दिवाळी निघालेली असल्याकारणाने प्रतिक्रिया म्हणून हरतरेच्या नव्या नव्या घोषणा डोकेवर काढत आहेत हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार त्यामुळे अधिकच प्रतिकामी बनले असून राजकीय स्वातंत्र्याची फोलपटेसुद्धा आमच्या हातातून हिसकून नेण्यात येत आहेत लोकशाहीच्या नादारीची सबब पुढे करून हिंदी संस्थांनी सुद्धा आपल्या स्वैर अरेरावीचे समर्थन करण्यास पुढे सरसावले असून जगात दुसरीकडे कोटेही नजरेस न पडणारी अशी मध्ययुगीन राज्यपद्धती आपल्या राज्यात आपण चालू ठवणार असं ते बिंदक्कन जाहीर करीत आहेत पण लोकशाहीला अपेक्षा घ्यावे लागले ते ती फार पुढे गेली म्हणून नव्हे तर ती अवश्य तितकी पुढे गेली नाही म्हणून ती पुरेशी लोकसत्ताक झाली नाही कारण आर्थिक लोकसत्ता निर्माण करण्याचे काम तिने बजावले नाही तिची कार्यपद्धती देखील भारी अवजड संथ व त्वरित संक्रमणाच्या काळात अननुरुप अशी बनून राहिली होती जगातील अरेरावीची हद्द झालिजायची असिंदी संस्थानात जाव त्रिटिश सार्वभौमत्वाच मांडलिक आह पण ब्रिटिशांच्या हक्कांचे संरक्षण अथवा संवर्धन करण्याचा प्रश्न असेल, तरच ब्रिटिश सरकार संस्थानिकांच्या कारभारात मन घालत जुन्या जगाच्या या प्रतिनिधींनी आपल तट्टू सरळ विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जशीच्या तसे दामटत आणावी ही मोठ्या नौलाची गोष्ट हो संसारातील खरे वातावरण कुंद आणि अच्तन आह प्रजा प्रजाजीवनाच पाणी थुंबून राहिल आह बाहेरच्या जगातील खळबळीला आणि घडामोडींना जरासा विठलिला मनुष्य संसारात प्रथमच पाऊल घालतो तव्वा ते तेथील वातावरणामुळे अंगात आळस भरून त्याला किंचित समाधानाचीही जाणीव होत जेथे काळाची दौड खुंटली आहे असा एकच एक देखावा सदोदित डोळ्यासमोर धरणाऱ्या चित्राप्रमाणे तेथील वातावरण अवास्तव वास्ते मन गतकाळाकडे न कळत खेचले जाऊन बालपणाची स्वप्नसृष्टी पुन्हा दिसू लागते चिलकते घातलेले आणि कमरबंधक असलेले सरदार सुंदर वीर युवती आणि प्रचंड किल्ले यांची आठवण होऊन श्री दाक्षिण्य मानापमान अप्रतिरत शौर्य आणि मृत्यूची अवहेलना वगैरे संबंधीचे विलक्षण विचार डोळ्यात तरंगू लागतात त्यातून रोमांचकारी गर्वपुरित आणि असंभाव्य अशा वीरकथांचे माहेरघर असा जो राजपूतांना तेथे माणूस गेला तर मग विचारावायच नको पण लवकरच ही स्वप्न सृष्टी जाते आणि मनाला काच बसू लागतो तेथील वातावरणात श्वास घेणे जड होऊन जीव गुदमरू लागतो दिसावयाला संत दिसणारे पाणी आत सडलेले थिजलेले आहे असे आढळून येते आपल्या शरीराभोवती हो व मनाभोवती हो तटबंदी उभारलेली आहे पायात लंगर अडकवले आहेत आपल्याला चिन्हात येत आहे ये असे वाटू लागते संस्थानिकांचा राजवाडा आणि प्रजेचे दैन्य यामधील विरोध डोळ्यात सरू लागतो संस्थानिकांच्या सुखोपभोगासाठी किती संपत्ती राजवड्यात मूर्ते आणि प्रजेच्या तोंडी त्या धनगंगेतील किती थेंब पडतात बरे या संस्थानिकांना पोसायचे आणि पाळायचे म्हणजे फार खर्चाचे काम आहे आणि इतका खर्च करून ते मोवटला तरी काय देतात संस्थाने म्हणजे एक मोठे गुडच आहे वृत्तपत्रांना तेथे ते उत्तेजन मिळत नाही फार तर एखादे साहित्यविषयक अथवा अर्धवट सरकारनी वर्तमानपत्र चालणे शक्य असते बाहेरच्या वृत्तपत्रांना बहुशा बंदी करण्यात येत तेथील साक्षरतेचे ते ते ते ते प्रमाण फारच अल्प आहे त्रावणकोर आणि कोचीनमध्ये मात्र साक्षरतेचा प्रसार ब्रिटिश हिंदुस्थानपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात झालेला दिसतो बडेजावाच्या आणि अहोरूपम प्रशंसेच्या व्हाळीसरायच्या भेटी संस्थानिकांचा उधळमाधळीचा विवाह अथवा पुत्र वा कन्यारत्नांचा जन्म अगर शेतकऱ्यांचे बंड ह्याच कायद्या बातम्या संस्थानातून यावयाच्या ब्रिटिश हिंदुस्थानात संस्थानिकांवरील टीकेला नियंत्रण बसावे म्हणून खास कायदा आहे आणि संस्थानात तर अतिसौम्य अशा टीका सुद्धा गठडी बळवण्यात येत असते सार्वजनिक सभा ही तिथे एक अपरिचित चीज आहे समाज कधी समान नाही मज्जाव करण्यात येतो जनतेच्या पुढाऱ्यांना संस्थानात येण्याची पुष्कळ वळा मनाई करण्यात आलेली आहे एकदा प्रकृती फार बिघडली म्हणून चित्तरंजन दासांनी काश्मीरमधे हवा पालटण्याकरता जाण्याचे ठरवले राजकारण्यासाठी काही त्यांना दौरा काढलेला नव्हता थेट काश्मीरच्या सरहद्दीपर्यंत पोहोचल्यावर त्यांना मज्जाव करण्यात आला महम्मद अलींना व जिनाना देखील हैदराबाद संस्थानात येण्याची मनाई करण्यात आली होती श्रीमती सरोजनी नायडूंचे घर खुद्द हैदराबाद शहरात असताही त्यांना कित्येक वर्षापर्यंत संस्थानात येऊ देत नसत संस्थानातील परिस्थिती अशा प्रकारची असल्यामुळे संस्थांनी प्रजेच्या मूलभूत हक्कांचा कैवार घेऊन त्यांच्यावर चालू असलेल्या सर्रा जडपशाहीचा निषेध काँग्रेसने करणे स्वाभाविक झाले असते पण गांधीजींनी संस्थानासंबंधी काँग्रेसला एक नवीनच धोरण स्वीकारायला लागले संस्थानाच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करावायची नाही असे ते धोरण होते संस्थानांमध्ये कल्पनातील जुलुमाचे प्रसंग घडले असले व काँग्रेसची कोणतीही आगळीक नसताना संस्थानिकांनी तिच्यावर घाला घातला असला तरी देखील गांधीजींनी आपले गुपचुपीचे धोरण अद्याप सोडलेले नाही काँग्रेसने टीका केली तर ती संस्थानिकांना झोंबेल आणि मग त्यांचा अंतकरण पालट अवघड होईल अशी जास्ती गांधीजींना वाटत असावी संस्थांनी प्रजा परिषदेचे अध्यक्ष श्री न चि केळकर यांना एकोणीसशे चौतीसच्या जुलैत लिहिलेल्या पत्रात तटस्थ वृत्तीच धोरणच शहाणपणाचिव योग्य आहा असं गांधीजींनी म्हटलं आहशिय संस्थानाविषयी त्यांनी जो दृष्टीकोन आपल्या पत्रात मांडला आह तो तर विलक्षणच वाटतो तनतात ब्रिटिश कायद्यांवयी संस्थानांच स्वतंत्र अस्तित्व मान्य झालि अफगाणिस्तान अथवा सिलोन यांच धोरण ठरवण्याचा जितका हक्क ब्रिटिश हिंदुस्थानला आह तेवढाच त्याला संस्थानांचे धोरण ठरवण्याचाही हक्क आहे अगदी सौम्य व मवाळवृत्तीचे संस्थांनी प्रजा परिषद व प्रागतिक पक्ष यांनी सुद्धा गांधीजींच्या या विधानावर आक्षेप घेतले तर नवल का वाटावे पण संस्थानिकांना हे धोरण साहजिकच अभिवंदनीय वाटले आणि त्यांनी या संधीचा फायदाही घेतला एका महिन्याच्या आतच त्रावणकोर संस्थांच्या हद्दीत काँग्रेसला बेकायदा ठरवण्यात येऊन तिच्या सभांना व सभासद नोंदणीला मनाई करण्यात आली याचा खुलासा करताना दरबारने सांगितले की जबाबदार फुडाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्याला अनुसरूनच हे करण्यात येत आहे गांधीजींच्या पत्रकाकडेच हा अंगुली निर्देश करण्यात आला होता हे उघड आहे आणि हे झाले किंवा तर काँग्रेस कायदेभंग थांबविल्यावर आणि काँग्रेसही कायदेशीर संस्था आहे असे सरकारनं जाहीर केल्यावर, शिवाय मौजेची गोष्ट अशी की त्रावणकोर दरबारचे त्यावेळी राजकीय सल्लागार सर सी पी रामस्वामी अय्यर हे एका काँग्रेसचे आणि होमरुल लीगचे सरचिटणीस होत नंतर ते प्रागतिक बनले आणि हिंदुस्थान सरकार आणि मद्रास सरकारच एक बडिक अधिकारी झाल गांधीजींच्या सल्ल्यानुरुप काँग्रेसच धोरण ठरलि असल्यामुळे हो त्रावणकोर संस्थांच्या अकारण तडशाईबद्दल जाहीररित्या कोणी एका शब्दाने टीका केली नाही नक्स्तांनी देखील या कृत्याबद्दल दरबारचा निषेध केला। गांधीजींचे संस्थानविषयक धोरण नक्स्थानपक्षाही मवाळ आहे ही गोष्ट अगदी खरी संस्थानिकांना बोचाल असे भाषण न करण्याची खबरदारी गांधीजींच्या बरोबरीनं घालि दुसरे प्रमुख फुडारी म्हणजे पंडित मदन मोहन हेच असावेत हिंदी संस्थानिकांच्या बाबतीत गांधीजींच धोरण इतके सौम्य होत असव्ञीशे सोळाच्या फेब्रुवारी महिन्यात बनारस हिंदू विश्वविद्यालयाचा उद्घाटन समारंभ चालू असता त्यांनी एका सभक्त कलि भाषण प्रसिद्धच आता सभेच्या अध्यक्षस्थानी एका संस्थानिकाची योजना झालेली होती व श्रोत्रूवर्गातही अनेक संस्थानिक हजर होते गानीजी नुक्तेज दक्षिण आफ्रिकेतून परतले असून अखिल भारतीय राजकारणाची जोखमदारी त्यांच्या शिरावर त्या काई पडलेली नव्हती मोठ्या कळकळीने व धर्मसंस्थापकाच्या आवेशाने ते त्या सभेत बोलले व आपणे मार्ग सुधारा आणि हा व्यर्थ बडेजाव सोडून असा त्यांनी संस्थानिकांना उपदेश केला संस्थानिक हो निघा येथून आणि विकून टाका हे जट जवाहीर असंही ते म्हणाले त्यांनी आपले जड जिवाहीर काही विकले नाही पण ते सभास्थानातून निघून मात्र गेले गांधीजींच्या भाषणामुळे मोठी खळबळ उडाली आणि एका पाठोपाठ अध्यक्षासकट सर्व संस्थानिक सभागृहातून निष्क्रमण करते आले वक्ता मात्र बोलत होता सभास्थानी बेजणबाई उपस्थित होत्या त्यांना देखील गांधीजींच्या बोलण्याचा राग घेऊन त्या सभागृहातून उठून गेल्या श्रीयुत न ची यांनी लिहिलेल्या पत्रात गांधीजी पुडे म्हणतात की संस्थानिकांनी आपल्या प्रजेला स्वयत्तता दिली तर ते मला हवेच आहे आणि खरे बोलावायचे तर ज्या प्रजेवर संस्थानिक राज्य करतात तिचे त्यांनी निधीधारक बनावे असेच माझे मत आहे या निधीधारणेच्या कल्पनेत काही तथ्य असेल तर आम्ही हिंदी जनतेचे निधीधारक आहोत असा दावा ब्रिटिश सरकार करते त्याला आपण का विरोध करावा ते कळत नाही ते परकीय आहेत एवढाच त्यांच्यात व संस्थानिकात फरक पण तसे पाहिली तर हिंदुस्थानातील निरनिराळ्या वंशातही वर्ण संस्कृती आणि वंश प्रारंभ वग्रबाबतीत फार मोठी भिन्नता असल्याच दिसून येईल ग्रामीण हिंदी संस्थानातील ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या खूपच वाढली आह पुष्कळ वया नाखुश परंतु दुबळ्या संस्थानिकांच्या माणगुटीवर ब्रिटिश अधिकाऱ्याला जबरदस्तीनिबसण्यात येत संस्थानिकांवर हिंदुस्थान सरकारच दडपण वरून नवीच पडत अस आता भरीसभर म्हणून अशा रीतीने लादलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्याद्वारा काही प्रमुख संस्थानांवर ब्रिटिश सरकारने आतूनही आपली पकड बसविली आहे त्यामुळे संस्थानिकांचे उद्गार म्हणजे हिंदुस्तान सरकारचे उद्गार फक्त आवाज एवढा निराळा अशी स्थिती झाली आहे प्रसंगी, सरंजामदारी परंपरेचा भरपूर फायदा घेण्यास मात्र सरकार चुकत नाही इतर ठिकाणचे कार्यक्रम जसेच्या तसे संस्थानातून सुरू करणे शक्य नाही याची जाणीव मला आहे खुद ब्रिटिश हिंदुस्थानातील निरनिळा प्रांतातून देखील शेतकी विषयक औद्योगिक जातीविषयक व सरकारी कारभारासंबंधी अनेक भेट दृष्टोत्पत्तीस येतात पण परिस्थितीनुरूप कार्यक्रम बदलला पाहिजे ही गोष्ट जरी खरी असली तरी आपले सर्वसाधारण धोरण बदलता कामा नाही एका ठिकाणी जे कृत्य वाईट ठरते ते दुसऱ्या ठिकाणी घडले तरी वाईटच ठरणार तसे नयच झाले तर आपल्या धोरणात व तत्वात सुसंगती नाही आणि आपण केवळ स्वतःला अधिकार मिळावा म्हणून जगडतो आहोत असा आरोप पूर्वीप्रमाणेच पुढारी आपल्यावर करण्यात येईल भिन्न धर्माच्या अथवा अल्पसंख्येच्या सबमीवर स्वतंत्र मतदार मतदारसंघ निर्माण करण्याच्या धोरणावर बरीच टीका करण्यात येत आहे ती योग्यच आहे स्वतंत्र मतदार मतदारसंघ लोकशाहीच्या तत्वाशी विसंगत आहे असा एक आक्षेप घेण्यात येत असतो ही गोष्ट खरीच की मतदारसंघाचे धर्मशाळा बंदिस्त असे गट पाडण्यात आले तर लोकशाही अथवा लोकमताला जबाबदार असे राज्यतंत्र अस्तित्वात येणे शक्य नाही परंतु अशा प्रकारची टीका मोठ्या तळमळीने व चिकाटीन करीत राहणारे पंडित मदन मोहन मालवीय आणि हिंदू महासभि दुसरे फुडारी हसस्थानातील परिस्थितीबद्दल मूग घळून बसतात बजबाबदार संस्थानिक व ब्रिटिश हिंदुस्थानातील लोकशाही यांचा समन्वय साधून फेडरेशन स्थापन कराव अशी मात्र त्यांची इच्छा दिसत वास्तविक याहून विरोधमय आणि विचित्र अशी जोडी शोधू ग्विरी आढळणार नाही परंतु हिंदू महासभि राष्ट्रवाद्यांना व लोकशाहीच्या कट्टर कायवाऱ्यांना त्याची दित वाटत नाही आपण तर्कशुद्ध आणि संगतवार विचारसरणीविषयी पुष्कळ बोललो असलो तरी आपली विचारसरणी अद्याप भावनेच्या जोरावरच पुढे ढकलली जात आह काँग्रस्त व संस्थानिक यांच्या संबंधातील विसंगतीच्या मूळ पदावर मी पुन्हा येऊन ठर्ग संबंधी बोलताना थॉमस पन यांनी काढलिद्गार मला यावछी आठवतात पिसारा उपटला म्हणून त्याला खद् वाटतो पण पक्षी मेला याच त्याला काही सोहछसूतक नाही गांधीजींना अर्थातच मरणाऱ्या पक्षाची विस्मृती कधीही झालि नाही परंतु पिसारा गळून पडेल यासाठी इतके स्तोमका बाजवतात कोणास्टाव संस्थानांच्या बाबतीत विचारसरणी तालुकदारी व जमीनदारी पद्धतींनाही लागू पडते ही, ही अर्धवट सरंजाम पद्धती सद्यस्थितीशी विसंगत असून शेतकरी उत्पादनाच्या आणि एकंदर प्रगतीच्या मार्गात तिच्यामुळे विघ्ने उत्पन्न होतात हे सांगण्याची आवश्यकता नाही वाढत्या भांडवलेशाहीला सुद्धा तिचा विरोध होत आहे आज सर्व जगातील मोठ्या जमीनदारा नष्ट झाल्या असून त्यांची जागा छोट्या शेतकऱ्यांनी घेतली आहा जमीनदारीच्या संबंधात झालास तर भरपाईसंबंधीचा प्रश्न उत्पन्न होईल अशी माझी कल्पना होती पण गेल्या एका वर्षात माझ्या अशा नजरेला आले की गांधीजींना तालुकदारी पद्धत मान्य असून ती चालू राहावी असं त्यांच मत आह एकोणीसशे चौतीसच्या जुलैमधनी कानपूर इथं असं सांगितलं की जमीनदार व कोळे यांच्यामधील संबंध सुधारणे शक्य आहे मात्र दोन्ही पक्षांच्या अंतकनात पालट घडवून आला पाहिजे तेवढे झाले की दोघांनाही शांततेने व सलोख्याने राहता येईल तालुकदारी व जमीनदारी पद्धती नष्ट व्हाव्या असे मला कधीच वाटले नाही आणि जे लोक या पद्धती नष्ट व्हाव्या असे सांगतात त्यांना स्वतःला काय म्हणावायचं आहे तेच कळत नसावे ते आणखी असेही म्हणाले की योग्य कारण न दाखविता तुमची खासगी मालमत्ता कोणी काढून घेऊ लागले तर मला ते मान्य होणार नाही मला तुमच्या अंत्यकरणात शिरून पार्लट घडवून आणावायचा आहे उद्देश तुम्ही आपली खाजगी मालमत्ता तुमच्या कुळांचा निधी म्हणून आपल्याजवळ बाळगावी व मुख्यता त्यांच्याच कल्याणासाठी तिचा विनियोग करावा पण समजा की अन्यायाने तुमची मालमत्ता हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला तर मी तुमच्या वतीने लढेन पाश्चात्य देशांमधील समाजवाद हा आपल्याकडील कल्पनाहून मूलता भिन्न अशा विचारसरणीवर आधारलेला आहे त्यापैकी एक कल्पना अशी की मनुष्यस्वभाव हा जात्याच स्वार्थी आहे म्हणून आपल्या देशातील समाजवादाची उभारणी अहिंसेवर आणि मजरू भांडवलदार कुळे व जमीनदार यांच्या सहकार्यावर झाली पाहिजे पौर्वात्याच्या व पाश्वात्यांच्या विचारसंधीमध्ये मुलताच फरक आहे की काय ते मला माहीत नाही कदाचित असतीलही परंतु अलीकडच्या काळात ठळकपणे दिसून येणारा एक फरक मात्र असा आहे की हिंदुस्थानातील भांडवलदार व जमीनदार आपल्या पाश्चात्य बांधवांपेक्षा येथील कामगारांच्या व कुळांच्या हितसंबंधाकडे अधिक दुर्लक्ष करीत असतात कुळांच्या कल्याणाचे प्रयत्न सुरू करण्याची फिकीर हिंदुस्थानातील जमीनदार वर्गाने यतकिंचितही केलेली नाही एच एन या नावाच्या एका पाश्चात्य निरीक्षकाने असे म्हटले आहे की आधुनिक समाजात हिंदी सावकार जमीनदारा इतके धनलोभी व परोपजीवी लोक इतर कोठेही सापडणार नाहीत हा कदाचित हिंदी जमीनदाराचा दोष नसेल परिस्थितीच अशी प्राप्त झाली असेल की तिच्यापुढे काही मात्रा चालेनाशी होऊन तो उत्तरोत्तर खाली खाली घसरत गेला आणि अशा पेचा सापडला की तिथून ते त्याची सुटका होणे कठीण होऊन बसले पुष्कळ जमीनदारांच्या जमिनी सावकारांनी गिळंकृत केल्या असून छोट्या जमीनदारांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर कुळे म्हणून राहण्याचा प्रसंग प्राप्त झाला आहे शहरांमधील सावकारांनी जमिनी गहाण लावून घेतल्या कर्ज दिली व जमिनी आपल्या ताब्यात घेऊन ते स्वतः जमीनदार बनले जमिनीच्या पूर्वीच्या मालकांना ज्यांनी हाकून लावले तेज हे जमीनदार आता गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे त्या दुर्दैवी कुळांचे निधीधारक होणार आणि मुख्यतः आपल्या कुळांच्या कल्याणाकडे आपल्या संपत्तीचा विनियोग करणार तालुकदारी पद्धती जर चांगली आहे तर सर्व हिंदुस्थान भरती अंमलात का आणू नये हिंदुस्थानातील बऱ्याच भागात रयतवारी पद्धती सुरू आहे गुजरातमधे मोठमोठ्या जमीनदाऱ्या आणि तालुकदाऱ्या निर्माण करावायला गांधीजी संमती देतील की नाही कोणास ठाऊक बहुधा त्यांची संमती मिळणार नाही पण मग असा प्रश्न उत्पन्न होतो की संयुक्त प्रांत बंगाल आणि बिहार येथे एक पद्धती चांगली आणि दुसरीकडे दुसरी पद्धती चांगली असे का हिंदुस्थानातील पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर या देशांच्या रहिवाशांमध्ये फारसा महत्वाचा फरक नसावा असं वाटतं त्यांची मूलभूत विचारसरणी एका स्वरूपाची आहे तात्पर्य इतकेच की जे आहे ते चालावे लोकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य काय किंवा इष्ट काय ते ठरवण्याकरिता आर्थिक विचक्षणा करीत बसू नये आणि सध्याच्या परिस्थितीत बदल करण्याच्या खटाटोपात पडू नये लोकांच्या अंतकरणात बदल केला म्हणजे काम बागेल याला जीवनाकडे व जीवनातील प्रश्नाकडे पाहण्याची निव्वळ धार्मिक दृष्टी असे म्हणतात राजकारणाशी अर्थकारणाशी अथवा समाजशास्त्राशी तिचा मुळीच संबंध नाही पण तसे म्हणावे धर्माच्या मर्यादा ओलांडून गांधीजी राजकीय व राष्ट्रीय क्षेत्रातही वावरताना दिसतात आज हिंदुस्थानपुढे पडलेली कोडी ही अशा प्रकारची आहे, अनेक तऱ्हेच्या पाशांनी स्वतःच शरीर जखडून टाकण्यात आपण अपूर्व यश जोडलं आहा आता ते पास सोडवल्याशिवाय एक रेझभर देखील पुढे सरकणे शक्य नाही भावनांचे पंख लावून सुटका व्हावायची नाही कित्यक्क वर्षापूर्वी स्पिनोझाने एक प्रश्न विचारून ठाला आहे की बंधनातून मोक्ष पाहिजे तो विज्ञानाच्या मार्गाने कि भावनेच्या मार्गाने स्वतः त्याने पहिल्याच मार्गाचा स्वीकार कला होता